पुस्तक नातं मैत्रीस, लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील काव्या घरी आली मनिषला भेटून तिला बरं वाटलं होतं पण मनातलं त्याच्याशी आज न बोलता आल्यानं तिचं मन खट्टू झालं होतं लग्नानंतर मित्रमैत्रीचं नातं बदलत जातं का असा प्रश्न तिच्या मनाला साठून गेला आजपर्यंत हवेते वा हव्या ते विषयावर मनिष्य आपण बोलत आलो होतो पण आज मी माझा विचार त्याच्याशी बोलू शकले नाही याची खंतही तिला वाटत राहिली काव्यानं प्रोजेक्ट पुन्हा एकदा चाळला सर्वांना बोलावून पुन्हा कोणाला काही या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये सुचवायचं का असं विचारलं बऱ्याच जणांनी प्रोजेक्ट आता अतिशय छान झाला असून आता काही करण्याची गरज नाही असं सांगितलं एक दोघांनी एक दोन बाबी सांगितल्या काव्यानं त्या विचारात घेतल्या आणि फायनल प्रोजेक्टबद्दल तिने आपलं मत मांडायला सुरुवात केली प्रोजेक्ट मिस्टर शाहचं मार्गदर्शन आणि तुम्हाला सर्वांचा योगदानानं एक रोल मॉडेल म्हणून पूर्ण झालंय याची आता मला खात्री वाटते आणि अचानक तिला एक आयडिया सुचली फ्लॅटची एक डोरबेल ग्राउंड फ्लोरला दिली तर वरच्या मजल्यावर राहणारे लोक घरी आहेत का याची कल्पना बाल्कनीत येऊन येणाऱ्या येईल सर्वांना ही कल्पना आवडली लॉन्ड्रीचीही दुकाने मध्यभागी असतील लॉन्ड्रीवाला कपडे घेण्यासाठी येईल तेव्हाही ही बेल उपयोगी पडेल भाजीपाल्याचंही दुकान मध्यभागी असल्यानं सर्वांना सोयीचं होईल काव्या म्हणाली घरपोच भाजीही त्यांना काही चार्ज घेऊन पोहोचवता येईल तर आता हा प्रोजेक्ट मिस्टर शाहांकडे उद्या सुपुर्द करते आणि काव्यानं सर्वांसाठी कॉफी मागवली आज टीममधील प्रत्येकाला या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये सहभागी झाल्याचा अभिमान वाटत होता एवढे महिने काम केल्यानंतर संपूर्ण रचना प्रत्येकाच्या डोळ्यापुढे उभी राहत होती आणि जणू काही त्या कॉलनीतून आपण फेरफटका मारत आहोत असाच जणू भास होत होता रिलॅक्स मूडमध्ये मनसोक्त गप्पा मारत सर्वांनी कॉफी घेतली दुपारचे पाच वाजून गेले होते सर्वजण निघून गेल्यानंतर काव्यानेही सर्व आवरत पर्स घेत ती घरी जाण्यासाठी निघाली घरी पोहचली तरीही तिच्या मनात प्रोजेक्टविषयी विचार घोळत होते उदय मिस्टर शाहनी एकदा फाइल सँक्शन केली म्हणजे काम फतते असा विचार चालू असतानाच श्रीधरचा फोन वाजला श्रीधर म्हणाला काव्या मी दोन दिवसात परत येतोय आता तरी खुश न काव्या म्हणाली कसली खुश तू आत्ता इथं असायला होतस माझ्या प्रोजेक्टचं काम पूर्ण झालंय आणि अगदी मनासारखं तो श्रीधर म्हणाला बरं पण त्यानंतर ट्रीपचं फायनल ना काव्या म्हणाली हो अगदी मलाही आता थोडा चेंज हवा आहे असं म्हणत श्रीधरने फोन ठेवला काव्या मनाशीच म्हणाली आपण एवढी प्रोजेक्टची चांगली बातमी सांगितली पण श्रीधर काहीच म्हणाला नाही त्याच्याच कामात दंग असेल असं मनाशी फुटपुटत ती पुन्हा प्रोजेक्टच्या विचारात घडून गेली विचार करता करताच तिला केव्हा गाड झोप लागली कळलेच नाही सकाळी फ्रेश मूडमध्ये काव्या ऑफिसला पोहोचली मिस्टर शहानच्या कॅबिनमध्ये फाईल घेऊन गुड मॉर्निंग सर म्हणत आज शिरली मिस्टर शाहांनी असून गुड मॉर्निंग म्हणत बसण्याची खून केली त्यांनी एक एक पानावर नजर फिरवायला सुरुवात केली वेरी गुड म्हणत प्रत्येक गोष्टीविषयी काव्याची प्रशंसा करत होते हव्याच्या ठिकाणी चर्चाही करत होते अनेक महिन्यात दोघांनी या प्रोजेक्टबद्दल अनेक वेळा चर्चा केली होती काव्याच्या प्रत्येक सूचनांचं त्यांनी स्वागत करत तिला पूर्ण स्वातंत्र्य देऊन तिच्यात असणाऱ्या सर्व इनोव्हेटिव्ह आयडिया उचलून धरल्या होत्या काव्यानीही मन लावून काम केल्याने प्रोजेक्टचं काम उत्तम झाल्यानं तिला समाधान वाटत होतं मिस्टर शाह म्हणाले मला वाटतं हा आता आपला फायनल प्रोजेक्ट काही वर्षातच हा जेव्हा उभा राहील तेव्हा फ्लॅट घेणारा असो वा रो हाऊस वा बंगलो इथे भेट द्यायला हमखास येणारच बिल्डरचंही काम उत्तमच त्यामुळे आपला प्रोजेक्ट जसा आपल्या मनात आहे तसा अगदी उभा राहणार यावर काव्या म्हणाली हो अगदी तसाच उभा राहायला हवा तेव्हाच एक रोल मॉडेल म्हणून तो गणला जाईल आणि आपल्या कंपनीचं नावही सगळीकडे घेतलं जाईल दोघांनी कॉफी घेतली आणि काव्य तिच्या टेबलवर येऊन बसली आज तिला अतिशय हलकं वाटत होतं आणि अतिशय समाधानही वाटत होतं तिनं मनीषला फोन लावला मनीष म्हणाला मीही तुझ्याकडे येणारच होतो अरे मग ये ना कसली वाट बघतोस मलाही तुला खास सांगायचं आहे मनीष दहा मिनिटात तिच्या टेबलवर येऊन बसत म्हणाला बोल काय खास बातमी मनीष आमचा प्रोजेक्ट फायनल झाला मिस्टर शाहनी सुद्धा केला मनीष म्हणाला वा यावर तर पार्टीच व्हायला हवी केवढी मेहनत करत होतीस तू ते पाहतच होतो मी आणि तुझा एक एक आयडियांनी तर प्रोजेक्ट टॉपच होणार काव्या म्हणाली खरं सांगू मनीष हा प्रोजेक्ट करताना मला कधीच टेन्शन असं आलं नाही एक एक सुचत गेलं आणि आमचा ग्रुपही छान होता सर्वांच्या सहकार्यानं हा प्रोजेक्ट पूर्ण झाला बरं मला सांग तुझ्या लग्नाची झाली का तयारी मनीष म्हणाला हो तर पंधरा दिवस आधी सर्व तयारी झाली आहे निदान तसं वाटत तरी म्हणजे काय मनीष मनीष म्हणाला आजकाल कपड्यांची खरेदी झाली किंवा राहतेच काय फक्त सर्वांना सर्व ऑर्डर्स देऊन वेळ फिक्स करायचा इव्हेंट मॅनेजमेंट हे इतकं प्रगत झालंय की आपल्याला काही करावं लागत नाही फक्त तयार व्हायचं आणि बोहल्यावर चढायचं काव्या म्हणाली हं तसं नाही मनीष पाहुण्यांचं आदारातिथ्य प्रत्येक काम व्यवस्थित होतंय की नाही हे पहावंच लागतं बरोबर अनुभवाचे बोल मनीष म्हणाला सर्वांना पत्रिका देऊन झाल्या आहेत बघूयात आपल्या गॅंगमधील किती जण येतात ते श्रीधर घरी आला आणि काव्याचा चेहरा पार उजळून निघाला काव्या म्हणाली आता कुठं कुठं तू जायचं नाहीस इथंच ऑफिसमध्ये वर्क कर श्रीधर म्हणाला मग एवढी ओढ कशी निर्माण होईल आपल्यात मी आलो म्हणजे आपण दोघंही किती भरभरवून बोलतो आणि भटकण्याची तर काय मज्जा घेतो तशी काव्या म्हणाली तुझं म्हणणं खरं आहे पण मला एकीकडे तू नसलास तर घरी आल्यावर वेळ कसा घालवावा कळत नाही श्रीधर म्हणाला आता आपण चार दिवस तरी ट्रीपला जाऊया तू म्हणाली होतीस ना माझ्या प्रोजेक्टचं काम झालं की जाऊया म्हणून श्रीधर अरे पण पंधरा दिवसावर मनीषचं लग्न आहे ते झालं की जाऊ तसा श्रीधर म्हणाला हे बरं आहे तुझं आता माझी सोबत नको का असं काय करतो श्रीधर मनीषच्या लग्नाला तर जायलाच हवं ना त्यानंतर मात्र आपण ट्रीपला जायचंच श्रीधर म्हणाला बर ते ठरवूयाच पण आज काय बेत आहे ते सांग काव्या म्हणाली आपल्या नेहमीच्या ठिकाणी बीचवर जाऊया श्रीधर तिचे हे बोलणे ऐकून तर खुशच झाला पण आणखी आज काहीतरी वेगळं करूया जे दोघांच्या आवडीचे असेल दोघांच्या काही आवडीसारख्या होत्या तर काही नव्हत्या श्रीधर काव्या नसली म्हणजे त्याची आवड जोपाशी आणि काव्या श्रीधर नसला म्हणजे तिची आवड जोपाशी पुन्हा तिला एकदम गाण्याची आठवण झाली पण श्रीधरशी बोलून उपयोग नव्हता उगीच त्याचाही आणि आपलाही मूर जाईल म्हणून ती श्रीधरला म्हणाली आर्ट गॅलरीत फोटोचं प्रदर्शन भरलंय तर तिथे जाऊयात का श्रीधर म्हणाला यस काव्या फोटो पाण्यात मस्त मजा येईल तिथून बीचला जाऊया दोघांनी आवरायला घेतलं आर्ट गॅलरीत पोहोचली तेव्हा दालनासमोर एका भव्य रांगोळीनं दोघांचं लक्ष वेधून घेतलं काव्यात ती रांगोळी बघून हरकूनच गेली काय सुंदर रंग आणि किती आकर्षक रंग भरले या श्रीधर श्रीधरही म्हणाला तुम्ही ते आणलंस ते बरंच झालं दोघं किती वेळ त्या रांगोळीकडे पाहत होते दालनात गेल्यावर फोटो बघून तर दोघं अत्यंत स्थिमित झाले अतिशय वेगळ्या छटा असलेले वेगळेच भाव आणि मनावर छाप पडणारे फोटो त्यांना खूपच आवडले काव्यात ते फोटो पाहण्यात इतकी गुंग झाली की श्रीधर्शी बोलणंही तिनं बंद गेलं त्या फोटो टिपणाऱ्या कलाकाराने तो कोणत्या अँगलने हा फोटो टिपला असेल हा विचार करत होती परंतु प्रत्येक फोटोत तिला एकाच वेळी अनेक भावना उलगडत होत्या काव्याची कलात्मकताही तिच्या डिझाईनमध्ये जाणवे तशी ती या फोटोकडे पाहून त्यातील कलात्मकतेचा अधिक आनंद ती घेऊ शकत असे श्रीधराही फोटो पाहून हरकून गेला होता पण काव्य इतकी जान त्याला खचितच नव्हती दोन तीन तास फोटो बघितल्यानंतर ते दोघे बीचवर आले सूर्य मावळून सोनेरी छटा आकाशात पसरल्या होत्या शांत समुद्र व किनाऱ्यावर ते दोघे एकत्र बसून त्याचा रूप निहाळत होते फोटो बघून आज त्यांचा मूड काही वेगळाच झाला होता काव्या म्हणाली फोटो काढणं ही कला फक्त काही जणांनाच जमते नाही का श्रीधर श्रीधर म्हणाला खरंय तुझं योग्य वेळेला योग्य क्षण आणि मनाला भिडणारा क्षण जो कलाकार टिपतो तो फोटो पाहण्यात जगातील प्रत्येक जन आतुर असतो काव्या म्हणाली श्रीधर आजच्या फोटोत मी त्या कलाकाराच्या गूढतेचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होते आणि प्रत्येक फोटोमागील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते तर मला प्रत्येक वेळी तो फोटो वेगळाच बसत होता हेच त्याचे वैशिष्ट्य वाटते श्रीधर म्हणाला मला काही तुझ्या इतकं त्यातला काही समजत नाही पण मला फार मजा आली फोटो बघण्यात काव्या म्हणाली बरं सांग आज तुला इथं बसून काय वाटतंय श्रीधर तोस म्हणाला मी तरीच म्हटलं तू अजून मला हा प्रश्न कसा केला नाहीस सांगू काव्य या सोनेरी छटा पसरल्या आहे तशाच आपल्या आयुष्यात असे अनेक क्षणी यावेत आणि आपल्या मनात कायमचे कोरले जावे याच क्षणांची साथ आपल्या आयुष्याला रंगतदार बनवेल असं मला वाटतं काव्या म्हणाली श्रीधर या सोनेरी छटांबरोबर हा समुद्राच्या लाटांचा आवाज कानाला अधिक गोड वाटतोय आपल्या आयुष्यातही वेगळे क्षण असं काही देऊन जातील की आपलं आयुष्य अधिक सुंदर होईल तेवढ्यात एक बुड्डिका बालवाला त्यांच्याजवळ आलेला पाहून काव्या म्हणाली दोन द्या श्रीधर म्हणाला वा हा बुड्डीका बाल खात तोंडाला मात्र चिकटून तुझा चेहरा फारच रंगतदार दिसेल काव्या म्हणाली बघ मी कसा खाते ते दोघं गुलाबीसर बुड्डीकाबाळ खात खात किनाऱ्यावरून चालत होती आणि एकमेकांचे चेहरे कसे दिसत आहेत ते पाहून हसत होती आता चांगला अंदार पडलेला पाहून श्रीधर म्हणाला चल काव्या आता निघायला हवं काव्या म्हणाली थांबूया अजून थोडा वेळ ती बघ घोडागाडी एक फेरी मारू येतात श्रीधर म्हणाला मला वाटतं ते फोटो पाहून आल्यापासून तुझ्या मनानं चांगलेच रंग भरायचे असं घेतलेलं दिसतंय मग दोघं घोडागाडीत बसली आणि तिथं असणाऱ्या एका कॅमेरेवाल्याला काव्या म्हणाली एक अच्छी पोज निकालो घोडागाडीतून जाताना दोघांनी भरपूर मजा लुटली आजची संध्याकाळ दोघांना एका वेगळ्याच विषयात घेऊन गेल्यासारखी भासली काव्या म्हणाली चल ती जर निघायला हवं दोघांचीही पावलं घराकडे जाण्यास वळली सकाळीच काव्याची लगबग सुरू झाली ते मनीषच्या लग्नाला जाण्यासाठी गेले कित्येक दिवस लग्नाची तयारी ती करत होती तिने जांभळ्या रंगाचा घागरा व त्याला साजेचा मेकअप केला मॅचिंग बांगड्या नेकलेस कपाळावर एक छोटीशी टिकलीही लावली ती आरशात पाहत केसावरून कंगवा फिरवत निरखून पाहत होती तो श्रीधर तेथे आला आरशातील तिची छबी पाहून पटकन पाठी मागून तिला मिठीत घेत म्हणाला काव्या तू आज फारच सुंदर दिसते आहेस त्याला सोडवत काव्या म्हणाली हलय लक्षात श्रीधर मला उशीर होतय आल्यानंतर आपण गप्पा मारूया काव्या पर्स घेऊन घराबाहेर पडली टॅक्सी पकडून लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचली हॉल सुरेख सजला होता स्टेज तर मनात भरत होत सगळ्या पाहुण्यांची घाई गडबड सुरू होती काव्य ह्याच्या ग्रुपमधील कुणी दिसतं का ते शोधत होती तितक्या आज सारंगी तिला येताना दिसली सारंगी अजून कुणी आलंय का? काव्याने विचारलं अजून तरी मला कुणी दिसलं नाही चल आपण मनीषला भेटू दोघी मनीषच्या रूममध्ये गेल्या मनीषच्या आजूबाजूला मित्रांचा गराडा होता एकजण त्याचा मेकअप करत होता काव्याला पाहून मनीष म्हणाला काव्या ये ना बस मला जाम वैताग वाटतं हे सारं घालण्यात तोच सारंगी म्हणाली आज असं सजला नाही तर अनुष्का कशी भेटणार काव्या म्हणाली अनुष्का काय मस्त दिसत असेल ना सगळं घालून आज मणीष म्हणाला मी म्हणतो यात काळाप्रमाणे काही बदल नको का व्हायला अनुष्काला बघितलंस की सांगा आम्हाला असं म्हणता सारे असले तोच मनीष म्हणाला बर असू दे आवरा लवकर काव्या व सारंगी हॉलमध्ये येऊन बसल्या तरी मनिषने वरात नावाचा प्रकार कॅन्सलच केला होता घोड्यावरून मिरवणूक वगैरे कशाला हवी म्हणून बऱ्याच पाहुण्यांची तरी नाराजी ओढवून घेतली होती थोड्याच वेळात हॉल भरला लग्नासाठीही साधारण दोनशेच मोजके लोक बोलावले असल्याने सर्व सुटसुटीत वाटत होते काव्या सारंगीला म्हणाली सारंगी तुझ्या लग्नातली धमाल आठवते का हो तर त्या दिवशी कोण भेटलं होतं असं म्हणताच काव्य एकदम लाजली आणि श्रीधरला भेटण्याचा तो क्षण तिला जसंच्या तसा आठवला काव्याने सारंगीला विचारलं सारंगी हरीश आता नीट वागतो ना तुझ्याशी त्यावर सारंगी म्हणाली आमचं अगदी छान जमतं बघ पण त्याच्या आईवडिलांचा विषय निघाला की बिनसत मी तुला मागे भेटले होते त्यानंतर आम्ही दोघांनी चर्चा केली आणि काही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या त्यामुळे सध्या तरी तणाव कमी झाला आहे काव्या खरं सांगू लग्नानंतर पती पत्नी म्हणून जेव्हा नात्याची सुरुवात होते तेव्हा खूप बदल होतात पूर्वीसारखं भेटणं आणि बोलण्यानंतर जे सुखावं वाटतं तेवढं वाटत, वाटत नाही काहीतरी खटके उडतच राहतात काव्या म्हणाली हे बघ सारंगी तुम्ही तुमचं नातं कसं झोपासता यावर सर्वस्वी अवलंबून नाही। मला तरी वाटतं तुमचं नातं अधिक टवटवीत ठेवण्यासाठी दोघांनी प्रयत्न करायला हवेत तोच मनीष आणि अनुष्का स्टेज कडे घालून येताना दिसले अनुष्का अतिशय सुंदर दिसत होती गुलाबी रंगातील गुजराती घागरा आणि त्यावरील ओढणी रचना, आणि साजेसा मेकअप पाहून काव्या सारंगीला म्हणाली आता मनीषला विचारायला हवं एवढं काय करायचं असतं सारंगी म्हणाली त्याचा चेहराच सांगतोय बघ एक मंदस मी त्याच्या चेहऱ्यावर झळकतोय खरंच सारंगी लग्नाच्या दिवशीचा सा पेहराव आणि मेकअप आयुष्यातून फक्त एकदाच होतो तसा पुन्हा कधी होताही नाही आणि त्याची ओढही वाटत नाही सारंगी म्हणाली काव्या तुझ्या लग्नात तू तु किती मोहक दिसत होतीस सगळेजण तुला वळून वळून बघत होते आणि श्रीधरची नजर तर तुला पाहून हटत नव्हती सर्वांना ओळख करून देताना तुझ्या चेहऱ्याकडे पाहत आणि हसत तो ओळख करून देत होता माझ्या लग्नात मी त्याची ओळख करून दिली आणि अगदी काही महिन्यात तो तुझी ओळख करून देत होता तोच मंगलाष्टकं सुरू झाली आणि शुभमंगल सावधान म्हणत सर्वांनी अक्षदा टाकून टाळ्या वाजवल्या सारंगी आणि काव्या मनीषला भेटण्यासाठी स्टेजवर चढले तोच काही वर्गमित्रही त्यांच्या दिशेने येताना दिसले सारिका मनोज आणि आशुतोषला भेटल्यावर सर्वांनाच आनंद झाला अनुष्काची ओळख मनीषने करून दिली ग्रुप फोटो झाले मनीषने सर्वांना जेवून जाण्याचे आग्रहाने सांगितले मग ग्रुपमधील सर्वांनी गप्पा करत भोजनाचा यथेच्छाद घेतला गप्पा करता करता तीन वाजले काव्या म्हणाली सारंगी आता निघायला हवं बाकी मित्रमैत्रिणीही त्यांना बाहेरगावी जाण्याचे असल्याने तेही निघाले आशुतोषने योग सांगून धमाल केली तर काव्यानं आज कितीतरी महिन्यानंतर गानं गात ठेका धरला होता तिचं मन अतिशय आनंदून गेलं होतं मनोज आणि सारिकणेही काव्याची फार आठवण येते असं सांगितल्यावर आशुतोष म्हणाला काव्या म्हणजे कॉलेजची शाणच होती काव्या नसेल तर ग्रुपमधील प्रत्येकाला हुरुरू वाटे सारंगी म्हणाली मी आणि मनीष त्या बाबतीत लकी आहोत कधीतरी आमची व तिची भेट होते मनसोक्त गप्पाही होतात आणि हास्य विनोदय असं म्हणत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला